पुस्तक भारत कन्या कल्पना चावला मूळ लेखक पंकज किशोर अनुवाड डॉक्टर कमलेश मेटकर वाचक विद्या पाटील प्रकरण तिसरे वसा संघर्षाचा प्रसंग खडतर जीवनातील 15 ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसच्या स्वातंत्र्यापूर्वी झालेल्या भारताच्या फाळणीमुळे देशभरात अनेक दंगली उसळल्या कित्येक माणसे ठार व जखमी झाली शेकडो लोकांना आपले घर सोडून पळावे लागले त्यापैकीच एक चौदा वर्ष मुलगा होता कोशाच्या मालगडीतून येणारा लहान मुलाच्या रडण्याचा आवाज त्याने ऐकला जेव्हा मालगडीचे दार उघडण्यात आले तेव्हा बहुतेकांची दयानीय अवस्था झाल्याचे त्याला आढळून आले अशा कठीण समयी त्याला स्वतःला सुद्धा कल्पना नव्हती की त्याच्या भविष्यात काय वाढवून ठेवली आहे तो मुलगा फारच कष्टाळू धीराचा व स्वतःचे नशीब स्वतःच घडविणारा असा होता तो एका तान्या मुलीचा पिता झाला जिने केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात आपले नाव कमाविले ते तान्हेबाळ दुसरे तिसरे कोणी नसून कल्पना चावला होती फाळणीच्या दिवसाची आठवण करताना कल्पनाचे वडील म्हणतात सकाळी आठ पासून लोकांना उघड्या मालगडीत जनावरांसारखे कोंबण्यात आले काही किलोमीटरचे अंतर पार पाडल्यानंतर मालगाडीला शाळद्रा इथं थांबविण्यात आले जेथे लाहोरच्या सीमेलगतचा भाग होता माझ्या आईसहित सर्व कुटुंबातील माणसे माझ्या मालगडीत बसले होते मला मात्र दोन डब्यांच्या सांध्याच्या कडेवर समाधान मानावे लागले होते ते पुढे म्हणतात जसजसा सूर्य वर चढत होता तसतसे वातावरण तापत होते आणि मग प्रत्येकजण जीवावर उदार होऊन पाण्याचा शोध घेत असे खायला अन्न मिळणे हे तर दुरापास्त होते सर्वजण आजूबाजूच्या डपक्यातून गढू पाणी पित होते आदल्या दिवशी पडलेल्या पावसाच्या पाण्याने ते सर्व डपके भरले होते डपक्यातील पाण्यासाठी हजारो लोक रांगेने उभे होते त्यात कित्येक स्त्री पुरुष व लहान मुले होती मी सुद्धा त्या रांगेत उभा राहिलो रात्री दहाच्या सुमारास मी बेशुद्ध झालो माझ्या काकांनी मला शुद्धीत आणले परत काही मिनिटांनी माझी शुद्ध हरपली काका मालगडीच्या अगदी चाकाजवळ उभे होते त्यांनी मला लगेच दुसऱ्या डपक्याजवळ नेल वो मला पाणी पाजले कल्पनाचे वडील ती रात्र कधीच विसरू शकत नाही जेव्हा भारतातील मुसलमानांच्या हत्याकांडामुळे दंगे उसळले होते लोकांचा एक मोठा समुदाय एकमेकांवर गोळीबार करीत होता एक गोळी त्यांच्या कणाजवळून सू, सू करीत गेली तो आवाजात भयानक जरी असला तरी त्यांच्या जीवनाला कलाटणी दिला होता तेव्हापासून ते अधिक धीट व कणखर झाल दव त्यांची परीक्षा पाहत होता आणि सुद्धा धैर्यान सामोर गेल गोळीबार होण्याच्या काही दिवस अगोदर कल्पनाच्या वडिलांनी त्यांची आई बहीण व दोन भावांना त्यांचे मूळ गाव शिकापुऱ्याहून चुरकनामंडी या आपल्या काकाच्या घरी हलविलं त्यावेळी त्यांचे वडील कामाच्या निमित्ताने बिकानेरमध्ये होते त्यामुळे सर्व कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती पाकिस्तानातील खेड्यांमधील हिंदूंच्या कत्तलीच्या खबरीमुळे त्यांना आपले गाव सोडून चुरकना मंडी येथे जावे लागले चावलांना त्यांच्या गुरांची काळजी वाटत होती कारण गावात आता त्यांना बघणारे कुणी नव्हते म्हणून गुरांना मोकळी करण्यासाठी आपण गावात जायचे का असे काकांना त्यांनी विचारले तेव्हा तेथील वातावरण खूपच तापले असल्याकारण तिथे जाऊ नये अशी काकांनी व सर्वांनी त्यांना ताकीद दिली त्यांना आठवते त्यांच्या काकांनी त्यांना परत पाठवली व ते स्वतः पुन्हा कधीही परतण्यासाठी पुढे निघून गेल ते म्हणाल शहरात परतल्यामुळे मी जिवंत राहिलं होतं भारतात फिराळल्यानंतर त्यांनी नव्याने आपल्या जीवनाची सुरुवात केली भारतात आगमन भारतात आली त्यावेळी ती अवघ्या वर्षांच होत बनारसीचिल जेव्हा अमृतसरच्या रस्विस्थानकावर आपल्या कुटुंबाची वाट पाहत होत त्यावेळी लाहोरूनणाऱ्या शरणार्थींच्या एका समुदायान त्यांना सांगितल की त्यांच्या कुटुंबातील सर्वजण मारल गिल्यावर देखील तिताशपणिची ते वाट पाहत राहिल काही दिवसानंतर त्यांना कळविण्यात आल की त्यांच्या कुटुंबातील सर्वजण जिवंत आह याप्रकार त्यांची सहा दिवसांची दीर्घ प्रतिज्ञा संभूषत आली शक् जिवंत व मृत शरणार्थींना घेऊन ती कोशाची उघडी मालगाडी रस्विस्थानकावर थांबली सुदैवाने बनारसीलाल चावलाच्या कुटुंबातील सर्वजण जिवंत होते ते सर्वजण दिल्लीला जाणाऱ्या रेल्वेत बसले व जुन्या दिल्लीपासून एकशे तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या हरियाणातील करनाल या गावी उतरले दरवाजे नसलेल्या मशिदीमध्ये त्यांनी आपले विराड थाटले त्यांचे हे घर पंधरा फूट रुंद व अठरा फूट लांबीचे होते कोपऱ्यात एक साठ फूट खोल अशी खराबपण्याची वीर होती चावला यांनी स्वतः ती वीर केली चावला व त्यांचे वडील दोघेही आपल्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा मागविण्यासाठी बाहेर पडले चावलांनी नोकरीसाठी शोधाशोध केली त्यांच्या वडिलांनी नातेवाईकांच्या मदतीने एक छोटेसे दुकान टाकले या प्रकारे मनतामता करणारे ते स्थायिक झाले स्थिर जीवनासाठीचा संघर्ष त्यांना मिळालेली पहिली नोकरी म्हणजे चटणी मसाले विक्रेत्याच्या दुकानावरची होय ते आठवून सांगतात जेव्हा गिराहिकांच्या मागणीनुसार मी चटणीचे एक मोठे भांडे दुकानाच्या मागून पुढे आणत होतो तेव्हा माझ्या हातून एक मोठी काचीची वर्णी फुटली त्यामुळे मला ती नोकरी सोडावी लागली कर्नाल येथील एका ऑटोमोबाईलच्या वर्कशॉपमध्ये त्यांना दुसरी नोकरी भेटली महिन्याला दहा रुपये असा कमी पगार त्यांना सलग आठ महिने एक नवा रुपये सुद्धा भेटला नव्हता दिवाळीची संध्याकाळ त्यांना अजूनही आठवते हो जेव्हा त्यांनी मालकाला पगार मागितला तेव्हा पाच रुपयांची नोट त्यांच्या हातावर ठेवण्यात आली त्यांनी ते, ते हो पैसे नाकारून रडत धावणे पसंत केले अशा अवस्थेत त्यांच्या एका मित्राने नवीन कपडे घेण्यासाठी पाच रुपये देऊ केले त्यांच्या सृजनशील मनात कल्पना आली ती म्हणजे वस्तू ठेवण्यासाठी धातूंची छोटे खाणी व खोलगट असे डबे बनविणे रोज त्यांना तीन ते चार विक्री मागे, दहा आणि मेळायला सुरुवात झाली याचबरोबर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची कामे केली त्यांनी कधी साबणी तर कधी चॉकलेट तर कधी शेंगदाणे विकण्याचे काम केले नंतर त्यांनी डबे बनवून विकायला सुरुवात केली जसजसे पाकिस्तानातून येणाऱ्या शरणार्थींचे प्रमाण वाढू लागले तस तसे डब्यांची मागणी वाढली शासनाकडून शरणार्थींसाठी शिधा वाटप होत असे धान्य ठेवण्यासाठी डब्यांची गरज भासत असे या प्रकारे त्यांचा डब्यांचा व्यवसाय चांगला चालायला लागला त्यांनी संजोगता खरबंदा या मुलीशी वा केला जीचे कुटुंबीय सुद्धा त्यांच्याप्रमाणे पाकिस्तानी शरणार्थी होते तिचे वडील एक डॉक्टर होते हळूहळू त्यांची डॉक्टर सुद्धा भरभराटीला आली चावलांचे कुटुंबस्थिर सावर झाले संजोग त्याला दोन मुली झाल्या सुनीता वर दीपा नंतर एक मुलगा संजय आणि मग एक मुलगी झाली ती म्हणजे कल्पना नंतर बनारस यांनी लक्ष घातले त्यांनी कापड विक्रीचे दुकान भागीदारीत सुरु केले ती भागीदारी दीर्घकाळ टिकू शकली नाही अनुभवातून शिकत गेले त्यांनी बिन्नी टेक्स्टाईलचे भव्य शोरूम उभारले या शोरूममुळे एक इतिहास रचला भारतीय किरकोळ टेक्स्टाईल मार्केटवर आपले अधिराज्य गाजवले अर्थात ही घटना अंबाणीचे रिलायन्स येण्यापूर्वीची आहे ते शोरूम म्हणजे ते एक अभूतपूर्व यश होते त्यांनी तेथून कमालीचा पैसा कमवला एकदा रस्त्याने जात असताना त्यांच्या स्कूटरचे टायर फुटले त्यांना नवीन टायर मिळवण्यासाठी एक आठवडा प्रतीक्षा करावी लागली या प्रसंगातून त्यांना एक कल्पना सुचली जी त्यांच्या कारकिर्दीचा मैलाचा दगड ठरली भारतीय बाजारपक्ष टायरची टंचाई त्यांना जाणवली तसंच गुड इयर व डंडलोव्ह यासारख्या परदेशी कंपन्यांचा वर दे वरचष्मादेखील देखिल आला त्यांनी एकोणीशे एकोणसत्तर टायर तयार करण्याचा कारखाना सुरु कला सुपर टायर्स नावाची ही त्यांची कंपनी म्हणजे एक दैदिप्यमान यश या ठर यावरून तिथी व निश्चयी होत याची आपल्याला कल्पना येऊ शकत अशा धाडसी माणसाच भविष्य काय अस्विही सांगू शक प्रत्येक माणसात आपल्या आईवडिलांचे गुण उतरतात कल्पनातील धारसी गुण हा अर्थातच तिच्या वडिलांकडून तिला मिळाला होता